स्कंध सातवा अध्याय चाळीसावा देवी गीता देवीची बाह्य पूजा पद्धती आणि पर्वतराजा नित्य प्रातकाली उठावे स्वतःच्या मस्तकात ब्रम्ह रंध्राचे ठिकाणी उज्ज्वल असे सुंदर कमल आहे अशी कल्पना स्थिर ठेवून चिंतन करावे तेथे कर्पुराप्रमाणे दिसणारा गौरवर्ण अत्यंत प्रसन्न दैदिप्यमान अलंकारांनी विभूषित आणि शक्तीयुक्त अशा आत्मस्वरूपात श्री गुरुचे स्मरण करावे ते श्री गुरु या आहेत अशी भक्तिभावाने नमस्कार करावा त्यानंतर योगज्ञ पुरुषांनी जी देवी कुंडलीनी तिचे स्मरण करून ध्यान करावे ब्रम्हरंध्राचे पहिल्याच प्रयाणाचे वेळी चितरूपाने भासणारी पुन्हा मुलाधाराकडे परत येताना तिला मी शरण जातो असे म्हणून अत्यंत विनम्र व्हावे असे ध्यानमग्न होऊन त्याच्या शिक्षेच्या प्रदेशी मध्यभागात सचित आनंद स्वरूपिणी जी मी त्या माझा परमस्वरूपाचे ध्यान करावे आणि नंतरच शौच मुखुमार्जनादी नित्यकर्मे करावे नंतर ब्राह्मणोत्तमाने संतुष्ट व्हावे म्हणून अग्निहोत्राचे हवन करावे होमाची समाप्ती झाल्यावर स्वतःच्या आसनावर बसून पूजेचा संकल्प करावा मंत्राच्या योगाने प्रथम भूतशुद्धी करावी नंतर मातृकांचा न्यास करावा आणि या सर्व विधीनंतर हल्लेखा मातृ का न्यास हा न्यास अवश्य करावाधाराचे ठिकाणी ब्रह्मरंध्रांमध्ये न्यास करावा सारांश मंत्रोक्त असे सर्वच न्यास करावेत आणि पुन्हा आपल्या देहामध्ये धर्म ज्ञान वैराग्य ऐश्वर हे खूर अधर्म अज्ञान अविरक्ती हे चोहिशेकडील कोपरे आहेत अशी कल्पना प्राणायामामुळे अंतकरण विकसित झाल्यावर त्या पवित्र अंतकरणात ब्रह्मा विष्णू महेश इत्यादी देवांनी युक्त असे जे माझे पंचप्रेतात्मक सुंदर स्थान त्या पंचप्रेतसनावर सूजन्य पुरुषाने ध्यान करावे ब्रह्मा विष्णू रुद्र ईश्वर आणि सदाशिव हे पाच महाप्रेत माझ्या पायाखाली आहेत हे पाच प्रेत पंचभूतात्मक आणि पाच अवस्थांनी स्थित आहेत पण मी सर्व प्रकारे अव्यक्त आणि चिद्रूप असल्या कारणाने त्याहून निराळी आहे म्हणून शक्ति तंत्रात अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे सर्वदा शक्तीचेच आसन झालेले आहेत असे सर्व प्रकारांनी ध्यान केल्यावर मानस उपचारांनी पूजन करावे आणि जप करावा आपण केलेला जप श्री देवीला समर्पण करावा नंतर पुढील प्रमाणे अर्धस्थापन करावे प्रथम पात्रा साधन करून अस्तर मंत्राने मंत्र विलेल्या उदकाने पूजेची सर्व द्रव्ये शुद्ध करून घ्यावीत आणि फट मंत्राने स्वतः भोवती दिग्बंध करावा आपल्या भोवती अग्नीचा प्रचंड असा तट आहे अशी मनामध्ये कल्पना करावी यानंतर श्री गुरुंना नमस्कार करावा त्यांची आज्ञा मिळाल्यावर हृदयामध्ये कल्पना केलेल्या माझ्या दिव्य मनोहर मूर्तीला आवाहन करून या बाह्य पीठावर मंत्राने तिची प्राणप्रतिष्ठा करावी आसन आवाहन अर्ध्य पाद्य आचमन स्नान दोन मंगल वस्त्रे सर्वांगावर पवित्र भूषण गंध पुष्प वगैरेनी यथायोग्य रीतीने विधीपूर्वक आपल्या भक्तीप्रमाणे देवीला अर्पण करावे नंतर यंत्रात स्थित असलेल्या आवरण देवतांची षोडशोपचारे उत्तम प्रकारे पूजा करावी ज्याला दररोज अशा प्रकारे पूजा करणे अशक्य असेल त्याने अशी पूजा प्रत्येक शुक्रवारी शक्तीप्रमाणे नित्यनेमाने करावे मूल देवीच्या प्रभारूप अशा ज्या अंगदेवता आहेत त्यांचे स्मरणपूर्वक ध्यान करावे त्यांच्या प्रेमाने हे त्रैलोक्य व्याप्त झाले आहे असे मानून त्यांचे दृढचिंतन करावे पुन्हा अवतरण देवतांसह वर्तमान मुख्य देवीची पूजा करण्यास सुरुवात करावी सुगंधी गंध सुवासिक पुष्पे उत्तम नैवेद्य पवित्र उदक घेऊन तर्पण करावे नंतर तांबूल आणि दक्षिणा देऊन तिचे मनोभावे पूजन करावे हे प्रभो हिमालया तूच केलेल्या माझ्या सहस्रनामानेप्रोक्त तं, कवचा प्रोक्त कवनाने हे प्रभो हिमालया तूच केलेल्या माझ्या सहस्त्रनामाने तंत्रप्रोक्त कवचाने अहम रुद्रे या देवी सुप्ताने देव्यर्थ शिरो शिरोनामक मंत्रांनी भुवनेश्वरीच्या उपनिषदात सांगितलेल्या मंत्रांनी आणि महाविद्याप्रोक्त महामंत्रांनी मला वारंवार संतुष्ट करावे आणि असे यथाविधी पूजन झाल्यावर पुरुषाने प्रेमअंत करणाने जगाचे पालन करणारी जी मी त्या माझी क्षमायाचना करावी मनोवृत्तींचा सात्विक भाव झाला असल्याकारणाने ज्याच्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत ज्याचे नेत्र आनंदाश्रूंनी भरून गेले आहेत आणि ज्यांचा कंठ प्रेमाने दाटून आला आहे अशा त्या पुरुषाने नृत्य गायन इत्यादी प्रकाराने माझ्या नावाचा एकसारखा जयघोष करून मला सर्वदा संतुष्ट करावे सर्व वेद आणि सर्व पुराणे यांनी ज्या अर्थी माझ्या स्वरूपाचे प्रतिपादन केले आहे त्या अर्थी वेदांची आणि पुराणांची पारायणे करून मला नित्य संतुष्ट करावे नंतर देहासह आपली सर्व कर्मे म्हणजे आपले सार सर्वस्व नित्य माझ्या स्वरूपी विलीन करावे म्हणजे मी प्रसन्न होते त्यानंतर नित्यनियमाने होम करावा वैश्वदेव करावा ब्राह्मण सुवासिनी कुमारिका ब्रह्मचारी आणि इतरही गरीबजन यांचे ठिकाणी मीच देवी वास्तव्य करीत आहे अशी भावना धरून त्यांना निशंक मनाने भोजन घालावे नंतर त्या सर्वांना मनोभावे नमस्कार करावा आणि नंतर उलट क्रमाने तिचे हृदयात विसर्जन करावे हे सदाचरणी पर्वश्रेष्ठा माझे नित सर्व नित्यपूजन त्या मायाबीज मंत्राच्या सहाय्यानेच करावे कारण हा मायाबीज मंत्र सर्वच मंत्रांमध्ये अत्यंत श्रेष्ठ आहे आणि सर्वात प्रधान आहे असे शास्त्र सांगत आले आहे कारण मी सर्वदा त्या मायाबीज मंत्रामध्ये प्रतिबिंबित झालेली आहे म्हणून त्या मंत्राच्या योगाने अर्पण केलेले पूजा द्रव्य इतर सर्व मंत्रांनी अर्पण केल्यासारखेच आहे श्री गुरुना भूषणे वगैरे अर्पण करून सदा तृप्त करावे आणि त्यांच्यापाशी याचना करावी अशा प्रकारे श्रीमद भुवनेश्वरीचे जो यथाविधी पूजन करतो त्याला कधीही कोठेही काहीही दुर्लभ राहत नाही अखेर काहीही झाले तरी तो पुरुष श्रेष्ठ माझा पूजक मृत झाल्यावर माझ्याकडेच म्हणजे माझे वस्तीस्थान असलेल्या मणिद्वीसतो हा पुरुष श्रेष्ठ देवी स्वरूपच आहे असे समजावे त्याला देवांनीही वंदन करावे एवढी त्याची योग्यता असते अशा प्रकारे देवीचे सर्वोत्तम पूजन कसे करावे हे मी तुला सांगितले हे शैलराजा याचा तू पूर्णपणे विचार कर आणि आपल्या अधिकाराप्रमाणे माझे यथाशक्ती पूजन कर त्यामुळे तू नित्यकृतार्थ होशील जो माझा अगर मतभक्तांचा शिष्य नसेल त्याला हे माझे गीता भाष्य कधीही सांगू नकोस अभक्त असलेल्या अथवा दुष्टबुद्धीच्या लवाड पुरुषाला हे ज्ञान देणे योग्य नव्हे हे ज्ञान उघडे करणे म्हणजे मातेचेच हृदय विदीर्ण करून उघडे करण्यासारखे आहे म्हणून अत्यंत जाणीवपूर्वक प्रयत्न करून हे ज्ञान गुप्त ठेवावे हे शास्त्र माझा किंवा गुरुचा भक्त शिष्य ज्येष्ठ पुत्र सचिद सुंदर आणि देवीच्या भक्तीने युक्त असलेला असा पुरुष यांनाच निवेदन करावे श्राद्धविधीचे वेळी ब्राह्मणाच्या जवळ हे म्हणावे म्हणजे श्राद्धविधी करणाऱ्याचे सर्व पितर तृप्त होतात आणि श्रेष्ठ पद प्राप्त करून घेतात व्यास म्हणाले हे जन्मेजया असे हिमालयाला सांगून ती भगवती देवी तक्षणी गुप्त झाली देवीचे परिपूर्ण दर्शन घडल्यामुळे सर्व देवही संतुष्ट झाले नंतर हिमालयाचे ठिकाणी हिमवती या नावाने देवी उत्पन्न झाली तीच आजपर्यंत गौरी या नावाने सर्वत्र त्रिलोकात प्रसिद्ध आहे त्या गौरीला हिमालयाने शंकरास केले तिच्यापासून पुढे स्कंध उत्पन्न झाला त्याने तारकासुराशी युद्ध करून त्याचा वध केला हे पुरुषश्रेष्ठ जन्मेजया पूर्वी समुद्रमंथनाचे वेळी चौदा होती त्यावेळी आदराने लक्ष्मी प्राप्त व्हावी म्हणून त्या परादेवीची स्तुती केली त्यावेळी संतुष्ट होऊन देवांवर अनुग्रह करण्याच्या उद्देशाने देवी भुवनेश्वरीने समुद्रापासून रमा नावाची सुंदर देवी उत्पन्न केली आणि ती विष्णूस आदरपूर्वक अर्पण केली त्या लक्ष्मीच्या प्राप्तीमुळे देवांचे अनंत कल्याण झाले अशा प्रकारे हे जन्मेजय राजा देवीचे सर्वोत्तम महात्म्य मी तुला सांगितले हे मुख्यतः गौरी आणि लक्ष्मी यांच्याच उत्पत्ती विषयी आहे सर्व कामना पूर्ण करणारे असे हे महात्म्य आहे हे महात्म्य मी तुला जरी सांगितले असले तरी तू हे इतर कोणासही सांगू नकोस हे गुप्त ठेव ही जी सर्व रहस्य ऐर तुला इच्छा है सर्व शास्त्री देवी गीता समाप्त अध्याय चलीसावा समाप्त स्कंद सतवा समाप्त